वासिष्ठ महारामाने म्हणाले हे रामा भगवान ब्रम्हवी सर्गारंभी सुखदुःखांची शांती करणारे असे जे ज्ञान कथन केले तेच मी आता तुला सांगतोय तर श्रीराम म्हणाला भगवान आपण ते मोक्षलच परंतु त्यापूर्वी माझ्या मनात जो एक संशय उत्पन्न झाला आहे त्याचे आपण प्रथम निरसन करावे तो संशय असा कि व्यास हे सर्वज्ञ असून ते शुकाचा पिता आणि गुरु हेही तर असे असूनही व्यास विदेय मुक्त झाले नाहीत आणि त्यांचा पुत्र तेवढा मुक्त झाला हे असे कसे श्री वशिष्ठाने सांगितले अरे रामा या पृथ्वीपासून थेट परब्रह्म स्वरूपापर्यंत जे अनंतकोटी स्वरूपात त्यांची संख्या गणना करता येणे अशक्य आता या वर्तमान कळी देखील कोट्यधी त्रैलोक्य अस्तित्वात आहे त्यांची संख्या गणना कोणालाही करता येणार नाही त्याचप्रमाणे परमात्म स्वरूपाच्या अनंत सागरामध्ये जे जगदरूपी अगणित तर भविष्यकालीन सृष्टी परंपरेबद्दल विचार करणे योग्य ठरते पण वर्तमान काल हा भूतकालाच्या अथवा भविष्यकालाच्या सृष्टी परंपरेच्या तुलनेने अत्यंत थोडा असल्याने त्यांच्या संबंधात विचार करण्याचे कारण असणे त्यावर श्री वसिष्ठाने म्हटले अखिल सृष्टीमधील पशु मानव देव इत्यादी दे योजनेपैकी जीव ज्या ज्या ठिकाणी सूक्ष्म शरीर आपल्या वासनाना अनुरूप अशी शरीरे धारण करून त्रैलोक्यामध्ये संचार करत राहते परंतु आत्मा हा जन्मरहित असल्याने तो कोठेही जात नाही अगर येत नाही अशा रीतीने जे कोट्य पूर्वी मेले आहेत आणि पुढे मरतील त्या सर्वांची सूक्ष्म शरीरे आपल्या वासनानुरूप विविध शरीरे धारण करतात असे असले तरी यापैकी कोणताच विकार प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी संभवत नाही आत्म्याच्या ठिकाणी जग हे केवळ काल्पनिक सृष्टीप्रमाणे भासमान होते ज्या मनोराज्याचा विलास इंद्रजाल स्वप्न आणि ऐकलेल्या कथा असतील त्यांचे चित्र मनापुढे उभे राहते त्याप्रमाणेच हे जग मिथे आहे मनुष्याला जर भोवळ आली तर पृथ्वी फिरत असल्याचा भास त्याला होतो मुलाला भीती दाखवण्यासाठी खोटे पिशाचे दाखवले जाते आकाशामध्ये मोत्याचा हार असल्याचा भास निर्माण होतो आपण गलबतात बसून पुढे रस्ता तीरावरची झाडेच चालत असल्याचा भ्रम आपल्याला होतो स्वप्नामध्ये एखादे नगरच दृष्टीस पडते किंवा आपल्या केवळ कल्पनेने आकाशात फुले निर्माण केली जातात त्याचप्रमाणे आहे जा? या, या जगाशी अनेक दिवसांचा परिचय झाल्यामुळे आणि पंचीकरणाच्या योगाने तेही घन बनल्यामुळे हे सर्व जग खरेच आहे असे जीवाला वाटू लागते या लोकांची जशी जीवाने कल्पना केली आहे त्याप्रमाणे मृत्यूनंतर अनुभवायला येणाऱ्या इतर अवस्थांची लोकांची कल्पना हाही त्यांच्या कल्पनेचाच खेळ आहे मनुष्यांची जी स्थिती तीच इतर योनींचीही असते केळीच्या एका पानात दुसरे पान असते त्याप्रमाणे या संसाराची रचना आहे पृथ्वीव्याधी महाभूत आहे जगताचा क्रम वगैरे कशालाही वस्तुता अस्तित्व नाही परंतु असे असूनही या सर्वांच्या अस्तित्वा संबंधीचा भ्रम अविद्येने निर्माण होतो अविद्या ही अनंत असून तिला अनेक फाटे फुटतात मूर्ख माणसाना अविद्या ही दुस्तर अशी महानदी वाटते सृष्टी या नदीवरील तरंगच होत विस्तीर्ण अशा समुद्रावर सृष्टीचे नानाविध तरंग वारंवार उत्पन्न होतात आणि लय पावतात माणसेही पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात त्यांच्या ठिकाणी कुर मनाचे धर्म यांच्या बाबतीत कित्येक वेळा पूर्ण सादृश्य असते कधी अर्धवर सादृश्य असते तसेच कित्येक वेळाला त्यांच्यामध्ये मुळीच साम्य नसल्याचेही आढळते आता उदाहरणार्थ या व्यासमरांचीच गोष्ट घेते तर मला ज्ञानदृष्टीने आठवते आहे त्याप्रमाणे पाहिले तर हे बत्तीसावे आहेत त्यापैकी 12 व्यास बारा व्यासारा कमी व 10 सर्वस्वी सारे होते, अने बाकी खुला पना होते। यापड़े, यापड़े सुधा ये अनेक व्यास होते वाल्मिकी होती अंगिरा पुल मुनि सुधा पुनः जन्मा ले तसेच देव देवर्षी मनुष्यप्राणी यांचे संघ संघच्या संघ पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन नाहीसे होते आजपर्यंत ब्रह्मदेवाची बहात्तर त्रैतायुगे निर्माण होऊन संपली सध्याही त्रैतायुगच आहे आणि पुढेही अशीच अनेक युगे युग येतील या सर्वामध्ये मी तू आणि हे सर्व इतर लोकही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ या दृष्टीने विचार केला असता असे दिसते की व्यासांचा प्रभाव हा अद्भुत असून त्यांच्या या कल्पातील हा दहावा अवतार आहे व्यास आणि वाल्मिकी सह आपण सर्व अनेक वेळा उत्पन्न झालो होतो हे सर्व लोकसुद्धा पूर्वी अनेक वेळा जन्म पावलेले आहेत आपण सर्व पूर्वी नाना तऱ्हेचा आणि नाना तऱ्हेची धारण करून या जगात अनेकदा जन्माला आलो होतो हे मला ज्ञात आहे हे व्यास देखील यापुढे आठदा उत्पन्न होतील आणि भारत नावाचा इतिहास पुन्हा पुन्हा रचतील पुन्हा पुन्हा वेदांचे विभाग करतील तसेच आपल्याची कीर्ती वृद्धिंगत करतील तसेच हिरण्य गर्भाचा अधिकार प्राप्त करून घेऊन विदेह मुक्ती संपादन करतील या व्यासांचा अधिकार फार मोठा आहे त्यांच्या ठिकाणी शोक व भय मुळीच नाही सर्व प्रकारच्या कल्पना नष्ट होऊन त्यांच्या अंगी पूर्ण शांती नांदत आहे जितेंद्रिय असल्यामुळे सर्व प्रकारच्या मोह संबंधाचा निराश करून ते जीवनमुक्त स्थितीपर्यंत जाऊन पोचले संपत्ती आपज्ञान वगैरे बाबतीत निरनिराळ्या भूतामध्ये क्वचित साधर्म्य साधर असेल अथवा कदाचित वैधर्म्य असेल अनेक सर्गाच्या परंपरेमध्ये तीस तीस भूते उत्पन्न होतील किंवा त्यांच्या जागी दुसरी येतील धान्य मोजण्यासाठी ढी मुठ करून ठेवले म्हणजे ते जसे वर खाली होत असतात त्याप्रमाणे भूतांची स्थाने निरनिराळ्या काळी बदलत असतात शरीराचे अवयव ही निरनिराळ्या जन्मात बदलत असतात या प्रकारे कालसमुद्रावरील सृष्टीच्या लाटा निरनिराळ्या तसेने उत्पन्न होत असतात अशा या संसाराच्या स्थितीत ज्याचे अंतकरण असते ज्याचे सर्व संकल्प निमालेले असतात आत्मस्वरूपाच्या अनुभवामुळे त्याग करून सुखी होतो इथे श्री वासिष्ठ महारामाणे मुमुक्षु व्यवहार प्रकरणे तृतीय सर्ग सर्ग चार वसिष्ठ पुढे म्हणाले हे प्रियदर्शना रामा असे पहा की समुद्रातील पाण्यावर लाटा उत्पन्न झाल्या काय किंवा ते स्थिर असले काय त्यातील किंचित अदेहमुक्ती किंवा सदेहमुक्ती यांच्यामध्ये वास्तविक भेद असा काही नाही मुक्ती मग ती अदेह असो किंवा सदेह असो ती विषयापासून कधीही प्राप्त होणार नाही विषय सत्य आहेत अशी समजून करून घेऊन समजूत करून घेऊन त्यांचे सेवन करणाऱ्या मनुष्यालाच विषयांचे महत्व वाटते परंतु विषयांचे मिथ्यात्व ज्याच्या अनुभवात आले आहे अशा ज्ञानी मनुष्याला त्यांची किंमत वाटत नाही आता या मुनिश्रेष्ठ व्यासांतच के विचार केला तर असे समजून येते की जगामधील अन्य वस्तूप्रमाणे ते देहाने युक्त आपल्याला प्रत्यक्ष दिसते परंतु त्यांच्या अनुभवाच्या दृष्टीने विचार केल्यास ते विधेयित आहेत आत्मबोधाच्या दृष्टीने पाहिले असता पाण्याच्या स्थिर आणि चंचल स्वरूपामध्ये वास्तविक भेद नसतो त्याप्रमाणे सदेहमुक्त आणि अदेहमुक्त यांच्यात वस्तुत भेद नाही वायूचे स्वरूप स्थिर असले तरी किंवा चंचल असले तरी त्याच्यात जसा भेद नाही तसा सदेहयुक्त आणि अदेहयुक्त यांच्यामध्ये वस्तुत भेद नाही आमच्याप्रमाणेच व्यासांची स्थिती अखंड ज्ञान स्वरूपाची आहे तुझ्या संशयाचा अशा रीतीने निराश झाल्यावर मग अज्ञान रूपे अंधकाराचा नाश करणाऱ्या आणि श्रवण करण्याला योग्य अशा ज्या ज्ञानाचा मी आता तुला उपदेश करीत आहे तो आहे हे रघुनंदना रामा प्रत्यक्ष मनुष्याने योग्य दिशेने प्रयत्न केला असता त्याला या संसारामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालेच पाहिजे चंद्रापासून जसे शीतल आणि आझलात्कार किरण उत्पन्न होतात त्याचप्रमाणे पुरुषाने केलेल्या प्रयत्नापासून चित्त शुद्धी द्वारा जीवनमुक्ती सुखाचा प्राप्त होणे क्रिया केली म्हणजे दैव म्हणून काही एक वस्तू आहे ती प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे ती केवळ एक मूर्खाची कल्पना आहे असा सिद्धांत स्थापन केला जातो सत्पुरुषाने दाखवून दिलेल्या मार्गाने काया वाचा आणि मन यासह जे कर्म केले जाते तेच पौरुष हो हे असे पौरुषच फलदायी असते या व्यतिरिक्त केलेले कर्म उन्मत्त मनुष्याच्या क्रियाप्रमाणे निष्फल होते आपल्याला अमुक एक गोष्ट प्राप्त व्हावी अशी जी मनुष्याला इच्छा निर्माण होते त्यानुसार तो क्रमाक्रमाने प्रयत्न करीत राहतो आणि अखेरीस ती गोष्ट त्याला अवश्य प्राप्त होते तसे झाले नाही तो अर्ध्या मार्गातून परत मागे येतो पौरुष प्रयत्नांचा अवलंब करून कोणा एका मनुष्याने त्रैलोक्याच्या ऐश्वर्याने युक्त असलेले दुसऱ्या एका मनुष्याने पौरुष प्रयत्नाने कमरामध्ये राहणाऱ्या ब्रह्मदेवाची योग्यता संपादन करून घेतली स्वतःच्या आमच्या समर्थ समर्थ पुरुषार्थाचा आश्रय करून कोणा एका पुरुषाने गरुडावरून विहार करणाऱ्या श्री विष्णूचे ऐश्वर प्राप्त करून घेतले एखाद्या स्त्रीप्रमाणे नाजुक शरीर धारण कर मस्तक अर्धचंद्र धारण कर एक प्राक्तन दुसरे अहिकमत मनुष्य ने जर नेटाने प्रयत्न के पूर्वी जन्मतले पौरुष बुद्धि साहस युक्त त्याने दृढ प्रयत्नाने अभ्यास के असता मेरू पर्वत देखिल गडप करून टाकता येतो मग पूर्वजन्मातील पौरुष नाहीसे करता येईल यात नव्हते काय जो मनुष्य शास्त्राने दाखवलेल्या मार्गाने मार्ग करण्याला उद्युक्त होतो त्याच्या प्रयत्नापासून इष्टफलाची निसंशय प्राप्ती होते परंतु या व्यतिरिक्त केलेले सर्व प्रयत्न हे अनर्थाला कारण होता एखादा माणूस रोगाने पीडित असून शक्तीहीन झालेला असला आणि त्याला स्वतःच्या हाताने पाणी पिण्याचेही सामर्थ्य अंगात उरलेले नसले आणि त्याच्या या अवस्थेत त्याला पाण्याचा एक बिंदूही प्राशन करण्याला मिळाला तरी तेवढ्याने तो संतुष्ट होतो परंतु असा मनुष्यही जर शास्त्रविहित मार्गाने प्रयत्न करील तर त्याची सर्व आपत्ती नाहीशी एवढेच नाही तर कालांतराने का होईना त्याच्या सामर्थ्याला अवघी पृथ्वीही पुरेनाशी होईल इथे श्री वासिष्ठ महारामाणे मुमुक्षु व्यवहार प्रकरणे चतुर्थ सर्ग पाच श्री वासिष्ठ पुढे सांगू लागले हा निळा हा पिवळा असा रंगामध्ये फरक स्पष्टपणे कळायला प्रकाशाची आवश्यकता असते त्याप्रमाणे शास्त्राने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वर्तन करणाऱ्या माणसाला त्याच्या कर्मात यश येण्यासाठी त्या संबंधातले प्रयत्न करणे आवश्यक आहे आपण एखाद्या शास्त्र शास्त्रसंबत फलाची मनाने नुसती इच्छा केली पण त्या दृष्टीने प्रयत्न केला नाही तर ती फलासंबंधीची नुसती इच्छा पुरुषार्थाच्या प्राप्तीला योग्य होणारी नसून एखाद्या उन्मत्त मनुष्याच्या चेष्टाप्रमाणे मोहाला मात्र कारण होते शास्त्र प्रयत्न केला असता शास्त्राने सांगितल्याप्रमाणे फळ मिळते परंतु अशास्त्रीय प्रयत्न केला असता अशास्त्रीय फळ मिळते आपले स्वतःचे पूर्व कर्म फलोनुख झाले म्हणजे त्याला दैव असे नाव दिले जाते यापेक्षा दैव म्हणून काही निराळे नाही अशास्त्रीय असे दोन प्रकार मान्यता दिले यापैकी अशास्त्रीय कर्म हे अनर्थाला निमित्त होते शास्त्राला अनुसरून केलेले कर्म हे मात्र परमार्थ प्राप्त करून देते दोन एडके लढ़ू लड़ू लगे नहीं का कभी एक जय तर कधी दुसर का जय होने लड़त जो सामर्थ्य कमी पड़ते अर्थात हार स्वीकारा लगते मनुष्य ने नी शास्त्रीय नियमों प्रमाण उत्तम उद्योग करावा जन्मत के शास्त्रशु प्रयत्न यशस्वीशिहत नहीं यात संशय नाही आपण स्वतः केलेला शास्त्रीय प्रयत्न आणि तो प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी देवादिकांनी केलेला प्रयत्न अशा दोघांची दोन एडक्याप्रमाणे लढाई चाललेली असते यामध्ये ज्याच्या अंकात अधिक बलसामर्थ्य असते तो अखेरी जिंकतो कित्येक वेळ असेही होते की शास्त्राने आखून दिलेल्या मार्गाने मनुष्य प्रयत्न करत असताना पाहिजे की हे अनर्थ आपल्या अशा अवस्थेतही शास्त्रीय प्रयत्नाने अनर्थ उत्पन्न करणाऱ्या पूर्वीच्या कर्माचा पाडाव करावा पूर्वजन्मातील कर्म फरे मला वेगने करीत आहेत असे मनात आणून त्या कर्माना पायाखाली जोराने तोडवावे कारण या प्रत्यक्ष क्रियापुड़े जन्म फले हो प्रयत्न कराजीर्ण आज के लंघना मु नहीं से पूर्वी जन्मती कर्मा से दोषकर्माने नहीं सेवत उत्साहयुक्त बुद्धि ने करून, संसार सागर पार करने सा साधन प्राप्त है। करने समर्थ नहीं परंतु मनुष्या ने शास्त्रशु रीते प्रयत्न करता स्वर्ग और मोक्षा होती जसा मनुष्य ने तैयार के, के पिंजन सिंह प्रयत्न जो है तसे स्वतः नेटाने प्रयत्न करून मनुष्याने संसार रूपी खळग्यातून बाहेर पडावे आपला देह नाशवंत आहे या गोष्टीचे नेहमी मनन करावे पशूंच्या सारखे वर्तन टाकून द्यावे आणि सत्पुरुष व सत्शास्त्री यांचा आश्रय करून राहावे व्रणावरील किडे ज्याप्रमाणे त्यातील मांस खातात त्याप्रमाणे घरात राहून स्त्री आणि अन्नपान आदी विषय सुखांचा आस्वाद घेण्यात आपण आपल्या आयुष्याचा नाश करून घेऊ नये शास्त्रा धरून शास्त्रात सांगितलेल्या नियमांना असता नियमाने अशुभ फल भोगावे लागते आपणच पूर्वजन्मात केलेल्या शुभ आणि अशुभ कर्माच्या पलीकडे दैव म्हणून काही निराळी वस्तू नाही श्रुतीच्या प्रत्यक्ष प्रमाणाला बाजूला सरून दैव रूपी अनुमानाचा जो मनुष्य करतो तो आपल्याच हाताना साप मानून पळत असतो असे, असे म्हणायला काही हरकत नाही मला दैव प्रेरणा करीत आहे असे ज्या दुर्दैवी माणसाना वाटते त्यांना पूर्वीच्या ज्या कोणा श्रेष्ठ महात्म्याने स्वप्रयत्नाने पुरुषार्थ प्राप्ती करून दाखवलेली आहे यांच्यासारखी उच्च दृष्टी प्राप्त झालेली नसते आणि म्हणूनच अशा निर्बुद्ध माणसाकडे लक्ष्मी पाठ फिरवते यासाठी मनुष्याने प्रथम सुथा प्रयत्न करून विवेक बुद्धीचा आश्रय करावा आत्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या उच्चशास्त्रांचे श्रवण आणि मनन करीत असताही ज्या मूर्ख मनुष्यांच्या दुष्ट इच्छांमुळे त्यांना परमार्थ होत असते होत नाही अशांच्या मूर्ख वासनांचा धिक्कार असो पुरुषार्थ प्राप्ति सा प्रयत्न हा कहीं अनंत कालपर्यन करावासत केवल साक्षात्कार होक्षात्कार होनेस फ प्रयत्तु अपन कि प्रयत्न के दगड़ापसून रत्न कभी प्राप्त हो घटारा मरयादा पटारा ही मरियादा तसे पुरुष प्रयत्ना से एक प्रमाण हाँ पुरुष निश्चित करते वस्तुस्थिति है ये प्रयत्न फलप्रद हो प्रयत्ते स्वरूप लक्षा दे मनुष्य वागत प्रयत्न कभी ही निष्फल हो दैन्य दारिद्र्य आणि दुःख या नियुक्त उत्तम पुरुष पूर्वी प्रयत्न केल्याने इंद्रपदाला पोहोचले आहे हा पुरुष प्रयत्न हे अगदी लहानपणापासून केला पाहिजे शास्त्र सत्संग यांची त्याला जोड मिळाली पाहिजे ती तशी असेल तरच आत्मज्ञान प्राप्त होते असा नियम हे आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिले अनुभवले ऐकले आहे तसेच स्वतः साधना केली कोणतीही दृष्ट दैवाने प्राप्त होते अशी ज्यांची धारणा असते ती माणसे दुष्टबुद्धीची असतात आणि अखेर त्यांचा नाश होतो ही अशी स्थिती असूनही सर्व माणसे प्रयत्नशील का होत नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो या प्रश्नांचे उत्तर आळस असे या जगात आळस नसता तर शेकडो अनर्थ निर्माण होण्याचे टळले असते हा आळस नसता तर प्रत्येक मनुष्य हा संपत्तीवान आणि विद्वान झाला असतात परंतु जगात आळस आहे आणि त्यामुळे ही संबंध पृथ्वी नर पशु आणि निर्घन माणसे यांनी भरून दिली आपल्या बरोबरीच्या चपल मुलाबरोबर लटके खेळ खेळण्यासाठी दशा संपली शा संपलीमर्थ्या परिपूर्ण शी तारुण्य दशा सुरू सुरूपसुरुष्रय कर आत्मस्वरूपासबंधा ज्ञान संपादन करूँ शुद्ध अंतकरण आत्मा अनात्म वस्तु मधी गुणदोषा विषय मनुष्य ने विचार करना शिकाव श्री वाल्मिकी म्हणाले वसिष्ठ मुनीने असे भाषण केले तो वर संध्याकाळ झाली सूर्य असताच गेला तेव्हा सभेतील मुनिवर्य वसिष्ठ मुनिंना अभिवादन करून आपली स्नान संध्यादी विहित कर्मे करण्यासाठी निघून गेले रात्र संपली तेव्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणाबरोबर ते वसिष्ठ मुनीकडे परत आले इथे श्री वासिष्ठ महारामाने मुमोक्ष व्यवहार प्रकरणे पंचमसर्ग सर्ग सहा श्री वशिष्ठाने विवरणास आरंभ केला दैव याचा अर्थ पूर्वी केलेले पौरुष प्रयत्न असाच घ्यायचाय अर्थात मी स्वतंत्र नसून दैवाधीन आहे अशा रीती ते दुबळे विचार दूर सांगून सत्पुरुषांचा सहवास आणि सतशास्त्रांचा अभ्यास यांनी दिग्दर्शित केलेल्या मार्गाने नेटाचा प्रयत्न करून जीवाने आपला उद्धार करून घ्यावा मनुष्य जसजसा प्रयत्न करतो तस त्याला लवकर फळ प्राप्त होतो हेच पौरुष असून त्यालाच दैव असे म्हणतात मनुष्याला दुःख प्राप्त झाले की त्यावेळी केवढी दुःखद आहे असे उद्गार त्याच्या तोंडून निघतात त्याचप्रमाणे दैव किती बलवत्तर आहे असेही उद्गार त्या मनुष्याच्या तोंडून निघतात परंतु आपणच पूर्वी केलेला कर्माखेरीज दैव म्हणून काही भिन्न वस्तू ने एवढेच नाही तर सामर्थ्यवान मनुष्य एखाद्या हो अजान मुलाला जसा आपल्या कड्यात ठेवतो त्याप्रमाणे आपल्यालाही पूर्वीच्या दुष्टसंस्कारांना साप्रत केलेल्या प्रयत्नाने सहज जिंकून घेता येणे शक्य आहे कालची दुष्टक्रिया आजच्या प्रायश्चिताधिकाने नाही शिकवता येतो तशीच या पूर्वजन्मींच्या कर्मांची स्थिती आहे परंतु जी मूर्ख माणसे विषय विषय लंपट झालेली असतात अशा माणसांच्या हातून या प्रकारचे शास्त्रविहित प्रयत्न होत नाही ही, ही माणसे दैवावर सर्वतोपरी भरोसा ठेवून स्वस्थ राहतात सध्या ज्या पौरुष प्रयत्नाने पूर्वी ज्या कर्मांचा परिणाम नाहीसा होऊन गेला नाहीसा होऊन केला गेला नाही परंतर आपले पूर्व कर्मच बरवा नाही असे समजले ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या था देहात रस नाही असे दिसून आले तर त्यावेळी आपण समजतो की कीटका दिने तो रस शोषून टाकत नाही त्याप्रमाणे जगातील पदार्थ पूर्ण स्थितीला येऊ नये क्षय पावले तर त्यावेळी तो क्षयकारक येत्यांचा प्रभाव आहे असे आपण समजणे हे योग्य आहे पूर्वीचे कर्म आणि प्रयत्न यांची दोन एडक्याप्रमाणे झुंजत चालली असून त्यात जो बलवान असतो त्याचा क्षणात जय होतो एखाद्या राज्याला वारस नसला तर त्यासाठी एका हत्तीला शृंगारून त्याच्या तोंडेत त्याच्या सोंडे हार देतात आणि तो हत्ती ज्या माणसाच्या गळ्यात तो हार घालील त्याला राज्यपूत देण्यात येतो अशी रूढी आहे अशावेळी त्या हत्तीने एखाद्या भिक्षुकाच्या हार घातला तर त्या भिक्षुकाला राज्य देण्यात येते अशा प्रसंगी त्या भिक्षुकाला जे राज्य मिळते ते कशामुळे म्हणाल तर या त्या राज्यातील अमात्य हत्ती प्रजाजन यांच्या प्रयत्नाने आणि ते भिक्षुकाच्या स्वतःच्या पूर्व कर्माने असा साधलेला तो परिणाम असतो ज्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक अन्न मिळवून तोंडात घातल्यानंतर त्याचे चरवण दाताने केले जाते त्याप्रमाणे जा पौरुषाचा आश्रय करून शूर मनुष्य दुसऱ्या मनुष्याचे मर्दन करतो मातीचे ढेकूळ क्षुद्र असले तरी कोणी मनुष्य प्रयत्नपूर्वक त्याचे सुंदर चित्र बनवतो त्याच पद्धतीने प्रयत्न करून मनुष्य आपले पूर्व कर्म सफलदायी करू शकते सामर्थ्यवान मनुष्याचे पौरुष हे या जगात कित्येक वेळी तर कित्येक वेळी अदृश्य असे असते परंतु आणि दुबळी माणसे अशा पौरुषाला दैव हे नाव देतात सर्व बलवानुभूतांचे नियंत्रण करण्यात पुढाकार घेणारी जी शक्ती आहे तीच सर्व प्राण्यामध्ये व्यक्त स्वरूप तिला दैव हे नाव देणे योग्य नाही कारण अमात्य हो, हत्ती प्रजाजन सर्वा मे एक शक्ति हि भिक्षुका राज्यपद देते ही शक्ति प्रजाजन से करते हत्ती ने हार भिक्षुका जे राज्यपद के प्राप्त होते तो बलवत्तर पूर्वकर्मा पूर्व का परिणाम है कितेकदा ही कर्म पूर्वकर्माला मगे टाकते पूर्वकर्म सद्या कर्माला परंतु ते काही असले तरी एक गोष्ट निशय मान्य करावा लागेल की मनुष्य हा उद्वेगरहित आणि प्रयत्न प्रयत्नशील असला म्हणजे त्याला हटकून देत राहतो सांप्रत चालू असलेल्या प्रयत्नापेक्षा पूर्वकर्म जर बरवत्तर असेल तर अधिक प्रयत्न करून त्याला जिंकता येणे शक्य आहे वर्षाच्या अखेर तयार झालेल्या शेताची अतिवृष्टीमुळे हानी होत असेल तर प्रयत्नांचाच परिणाम असेच समाजित या तो आशा करता ही कि दो अधेक करतो जय प्रयत्नाने खेद कारण ज्यादा अपने सामर्थ्या शोक कर उपयोग प्रयत्न ज्यादा व्यर्थ करना त्या ठिकाणी दुःख करीत बसणे म्हणजे आपण केव्हा तरी मरणार आहोत म्हणून रोज रडत बसण्यास आहे जगातील सर्व गोष्टी या देश काल क्रिया आणि द्रव्य यांच्या सामर्थ्यामुळे सिद्ध होत असतात आणि जो अधिक प्रयत्न करतो तो यशप्राप्ती करून घेतो हा सिद्धांत आहे म्हणूनच पौरुषाचा आशय करून सत्शास्त्र आणि सत्समागम यांच्या मदतीने आपले अंतकरण शुद्ध करून घेऊन मनुष्याने संसार सादर करून जावा पूर्वीचा पुरुषार्थ आणि सध्याचा पुरुषार्थ असे हे दोन फलवृक्ष पुरुषरूपे अरुण्यात उत्पन्न झालेले त्यातील एकाचा छेद केला की दुसरा दोनदार होतो जो मनुष्य आपल्या सध्याच्या सद्भावनांच्या योगाने पूर्वकर्माचा नाश करीत नाही तो मूर्खच म्हणावा त्याला सुख आणि दुःख यांना वश मनुष्य स्वर्गाला किंवा नरकाला जातो तो केवळ ईश्वराने प्रेरणा केल्यावर जातो असं वाटते तो मनुष्य नेहमी पराधीनच राहणार असा मनुष्य निस्संशय पशु होतो परंतु जो मनुष्य शास्त्र शास्त्रशुद्ध प्रयत्न करण्यामध्ये कुशल असून सदाचार युक्त असतो असा मनुष्य सिंहाने पिंजऱ्यातून बाहेर पडावे त्याप्रमाणे जगरूपी मोहातून बाहेर पडतो ईश्वर मला या या प्रकारे प्रेरणा देतो या म्हणण्यात काही अर्थ नाही उलट ही केवळ कुकल्पना आहे दृश्य वस्तू त्याग करून जो मनुष्य आळशी बनून स्वस्थ बसतो तो अधम असून त्याग कर आप नित्य होना व्यवहारित्मा इष्टफल प्राप्त होते तो कित्येका अनिष्ट फल प्राप्त होते अशा सर्व प्रसंग हानि हद्द रागद्वेष न बाढ़ता यथाशास्त्र आचरण करीत जो मनुष्य शास्त्रा कास धर आप उल्लंघन न करता राे समुद्री रत्ना प्रमाण सर्व अभिष्ट फले तत्व आणि हात जोडून उभी राहते दुःख निवृत्ती होऊन सुख प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यामध्ये तत्पर असणे हीच पौरुष शब्दाची व्याख्या असे ज्ञात्यांचे म्हणणे अशा या परमपुसाठी शास्त्रांचे नियंत्रण आवश्यक आहे पुरुषार्थाच्या प्राप्ती करता क्रिया सत्संग आणि सत्शास्त्र यांच्या साहच्याने तीक्ष्ण बनलेली बुद्धी यांची आवश्यकता आहे अशा रीतीने प्रयत्न के मनुष्या उद्धार हो। होते परमार्था विषय ज्ञात्या सिद्धांत आ कि परमार्थ मे बुद्धि सम्पन्न होना आनंदा स्थिति हो परमार्था प्राप्ति शास्त्र आ सत्पुरुष होते मन की निरंतर सेवा के लिए देवलोकात भोगून अवशिष्ट राहिलेले आणि इहलोक परलोक अशा दोन्ही लोकांमध्ये ज्यांच्या योगाने कल्याण साधते असे प्रा पौरुष म्हणजे दैव असले पौरुष आवश्यक आहे त्याविषयी संशय नाही आणि आम्ही त्याची निंदाही करीत नाही परंतु मूर्खरोपाने निर्माण केलेल्या काल्पनिक दैवावर जी माणसे भरोसा ठेवतात त्यांचा नाश होतो पौरुषाचा आश्रय केल्यानेच मनुष्याचे इहलोकी तसेच परलोकी कल्याण ज्याप्रमाणे कालच्या वाईट कर्माबद्दल आज प्रायश्चिता घेतल्या असता कालचे पातक नाहीच होते त्याप्रमाणे सध्या प्रयत्न करून जो मनुष्य जन्मांतरीचे वाईट संस्कार नष्ट करतो अशा प्रयत्नशील मनुष्याला इष्टफलप्राप्ती झाल्याशिवाय कधीच राहत नाही हे निःसंशय सत्य परंतु मूर्ख मनुष्य हा व्यवहारातील प्रत्यक्षानुभव जुगारून देतो आणि दैवाने निर्माण केलेल्या मोहात स्वतःला बुडवून देतो म्हणून हे शुद्ध बुद्धी रामा केवळ आपल्या कल्पने आणि सत्पुरुष वर्तमानाला अनुसरून करायला सांगितलेल्या क्रियाने चित्त शुद्धी द्वारा प्राप्त होणारे सर्व प्रसिद्ध फल जे आत्मज्ञान त्याच्याकडे मनुष्याचे लक्ष जाते आणि ते प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा त्याच्या उत्पन्न होते मग तो मनुष्य त्यानुसार श्रवणात क्रिया करू लागतो आत्मज्ञान प्राप्तीसाठी शरीर आणि मन यांच्या होणाऱ्या व्यापारांनाच पौरुष असे म्हणतात या मनुष्य जन्माला येऊन जो पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा आहे तो केवळ पौरुषानेच प्राप्त होतो हे जाणून आत्मानुभव प्राप्त करून घेण्यासाठी सतत प्रयत्न करावा सत्शास्त्र आणि सत्पुरुष यांची सेवा करावी आणि त्यामुळे तो पुरुषार्थ सफल करून घ्यावा दैव आणि पौरुष यांच्या विचार करून आपण पौरुष प्रयत्नाने त्याने सत्पुरुषांची सेवा करून आत्मज्ञान प्राप्त्यर्थ प्रयत्न करावा या जन्मात केलेला पौरुष प्रयत्न निश्चयाने सिद्धी जातो असे जाणून ब्रह्मज्ञाने पुरुषांची सेवा करून त्याने दिलेल्या उत्कृष्ट आणि मधुर औषधांचे सर्ग, सर्ग सात श्री वसिष्ठने पुढे म्हणते आपल्याला आधी व्याधी रहित असा मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणजे आपण आईकडे पारलौकिक अशा सर्व इच्छा पूर्ण होतात परंतु स्वतः उद्योग न करता जे केवळ वर दैवावरच अवलंबून राहतात ते धर्म अर्थ काम यांचा नाश करून स्वतःचे अकल्याण करून येतात बुद्धी मन आणि इंद्रिये यांचा प्रयत्न हे पुरुषार्थाचे साधन असून त्यांच्या योगाने फलप्राप्ती झाल्यावर राहत नाही चित्ताच्या ठिकाणी विषयाची जशी स्फूर्ती होते त्याचप्रमाणे मनाचा व्यापार सुरू होतो मग त्यानुसार देहाच्या क्रिया होऊ लागतात शेवटी क्रियाप्रमाणे फलसिद्धी होते अगदी बाल्यावस्थेपासून सर्व ठिकाणी ही गोष्ट सिद्ध झालेली परंतु दैवाने कार्यसिद्धी होते असे मात्र कुठेही दिसून येत नाही अर्थात जगात पौरुषच श्रेष्ठ है। बृहस्पती देवांचा गुरु झाला तो पुरुषार्थामुळे आणि शुक हा दैत्यांचा अधिकारी बनला त्याचेही कारण पुरुषार्थ हेच हो अनेक श्रेष्ठ पुरुष दैन्य दारिद्र्य आणि दुःख याने त्रस्त झाले असताही था जे इंद्रपदाला जाऊन पोहोचले ते त्यांनी पौरुष आश्रय केल्यामुळे तसेच याविरुद्ध अनेक महापराक्रमी आणि ऐश्वर्याशाही राजपुरुष हे पौरुष प्रयत्नात दोष निर्माण झाल्यामुळे नरक स्थितीला गेले नानातहे उच्च व निच स्थितीच्या फेऱ्यात सापडलेले लोक हे पौरुषाचा आश्रय केल्यामुळेच प्राप्त संकटातून बजावले आहेत शास्त्र गुरु आणि स्वप्रयत्न ही पुरुषार्थाची तीन साधने सारांश सर्व ठिकाणी पुरुषार्थांना यशप्राप्ती होते दैवामुळे नाही चित्त भलत्याच विषया गुंतले तो तथा चांगा सर्व शास्त्र गुरुजन ही अगत श्रेयस्कर है परमार्थ सत्य है अशा परम पदा प्राप्ति कर स्वतः प्रयत्ना ने करवे कारण जसा प्रयत्न तसे फल है निम्च है अर्थात फल है पौरुषा मु नहीं कार्यसिद्धी ही पौरुषानेच होते म्हणून ज्ञाते आचरण क्रम पौरुषाच्या आधाराने प्राप्त व्हावे एवढाच काय तो दैवाचा उपयोग आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास प्रयत्न केल्याखेरीत चालणार नाही हे प्रत्यक्ष प्रमाणानेच सिद्ध होत आहे यावरूनही पुरुषार्थ महत्व सिद्ध होते असे पहा जो भोजन करतो त्याला तृप्ती वाटते भोजन न करणाऱ्याला तृप्ती वाटत नाही जो वाट चालतो तो, तो आपल्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो उलट जागच्या जागी पोहोचत नाही जो भाषण करतो तो दुसऱ्यावर परिणाम करू शकतो जो बोलत नाही त्याच्याकडून तसा परिणाम होऊ शकत नाही या सर्व उदाहरणावरून पौरुषांमुळेच फलप्राप्ती होते असेच ठरते महान संकटात सापडले असता बुद्धिमान पुरुष अत्यंत नेटाने प्रयत्न करून आलेल्या संकटातून लिलेने तरून जातात परंतु दैवावर भरोसा ठेवून जे स्वस्थ बसतात त्यांना संकटातून पार पडता येत नाही जो जो मनुष्य जसाजसा प्रयत्न करतो तसे तसे फळ त्याला प्राप्त होते परंतु स्वस्थ म्हणजे प्रयत्न न करता बसून राहणाऱ्या कोणालाही कोणतेच फळ प्राप्त होत नाही आपण पुरुषार्थाचा आश्रय करून चांगल्या क्रिया केल्या तर चांगले फळ प्राप्त होते आणि वाईट क्रिया केल्या तर वाईट फळच म्हणते हे चांगले लक्षात ठेवून हे रामा तुला हवे त्याप्रमाणे कर्म कर देश आणि कार यांच्या सत्तेत केलेल्या गेल्या केल्या गेलेल्या क्रियांचे फळ लवकर किंवा उशिरा प्राप्त होत असते यालाच दैव असे म्हटले जाते दैव हे प्रत्यक्षात या जगात दिसत नाही आणि ते अन्य कोणत्या लोकात आहे असेही म्हणता दैव या शब्दाने कित्येकदा स्वर्गामध्ये मिळणारे फळ असाही अर्थ सूचित केला जातो पुरुष उत्पन्न होते अखेर मतारा होते परन्तु य तीन वर्षा मधे दैव मन का खोटे कोठे ते दसून पुरुषार्थ प्राप्ति सा सतत प्रयत्न करीत असा पौरुष शब्दा अर्थ है अच्छा ज्ञाते समझता असन सर्व अर्था की प्राप्ति होते एक दुसर देश द्रव्य जवर आने कि शरीरा सर्व अवयवे गोषी पौरुषा होता दैवामुळे खासच नाही शिवाय ज्या योगाने अनर्थ प्राप्त होतात अशा दुष्ट क्रिया करीत राहणे ही उन्मत्त मनुष्याची चेष्टा आहे असा ज्ञातांचा अभिप्राय आहे अशा क्रियापासून कोणताच लाभ घडत नाही सत्पुरुष आणि सच्छा स्त्रियांच्या उपदेशामुळे बुद्धी सूक्ष्म करून घेऊन क्रिया करीत राहणे हाच पुरुषार्थ प्राप्तीचा योग्य आणि खरा मार्ग आहे आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव प्राप्त करून घेणे हाच परमार्थ होय असा हा परमार्थ शास्त्र आणि सत्पुरुषांच्या सहवासापासून प्राप्त होत असल्यामुळे हो त्यांची सेवा करणे अवश्य आहे चित्त शुद्धी झाल्यावरच बुद्धीला शास्त्रांचे मर्म समजते शास्त्राभ्यास केल्यानेच चित्त शुद्ध होत जाते अशा रीतीने शास्त्र आणि बुद्धी यांचा परस्पर संबंध आहे हा संबंध ओळखून अभ्यास केला म्हणजे सरोवरातल्या कमला प्रमाणे होतो शास्त्र आणि सत्पुरुष यांचा आश्रय करून आपण जर अभ्यास केला तर कल्याणप्रद स्वार्थाची प्राप्ती होत श्री विष्णूने दैत्यानं जिंकले ते पौरुषानेच आणि सर्व भुवनांची स्थिती कायम राखली तीही पौरुषामुळेच तसेच सर्व जगाची स्थिती सर्व जगाची उत्पत्ती केली ती सुद्धा या पौरुषामुळेच या सर्व गोष्टी दैवामुळे खासच झालेल्या नाही या जगात पुरुषार्थ प्राप्ती पौरुषानेच होते यासाठी हे रघुनाथा निरंतर पौरुष प्रयत्न करीत राहा म्हणजे हे भाग्यवंता आयत्या बेळात सर्व आनंदाने राहतो त्याप्रमाणे तुला स्व स्वस्वरूपानंदाची अखंड प्राप्ती होईल इथे श्री वाशिष्ठ महारामाणे मोक्ष व्यवहार प्रकरणे सप्तम सर्ग